तर मला आणखीन एक आत्ता सहज आठवलं की देनानाथरावच मधु मिलनांद या ब्रह्मकुमारांनी नाटकाला एक अतिशय गागलेल पण ती चाल रामनाथ मटकरांनी शुक्लांना ऐकवली आणि या तालीवरती मला गाणं पाहिजे तर त्याने ताबडतोब गाणं लिहून गेलं मधा जसा धरी प्रीती लालसा मधालसा धरी प्रीती लालसा आणि तीही रेकॉर्ड एच्यूने काढली <laughs> retaana talaara maana de jaa retaana garara maana de ta kare tu maana maana re maana retaana tala यानंतर आपण ऐकणार आहोत ते गणपतराव मोहिते यांची यांच्या यांनी म्हटलेली काही नाटकतली पद, थोडी थोडीच म्हटली आहेत आणि ही युनिव्हर्सिटी क्लबहाऊसमध्ये त्यांची एकदा मुलाखत झाली होती संगीत मुलाखत त्यावेळेला अशोक रानडे यांनी त्यांना प्रश्न वगैरे विचारले आणि त्यानंतर त्यांनी हे म्हणून दाखवलेल्या गोष्टी आहेत सांगितलेली माहिती आहे त्यात अशोक रानडेना रानडेंनी देखील इथे मोर इंडिया जगाई दारी रेन म्हणून एक भास्कर शिकवलेली ठुमरी त्यांनी म्हटली तर ती म्हणत असताना तुम्हालाच ऐकू येईल की अशोक रानडेनी दे देखील वा वा वा गणपतराव वगैरे असं म्हटलेलं आहे म्हणजे गणपतांनी किती चांगलं म्हंटलंय तुमच्या लक्षातही आता एक गणपतांचा एक फक्त विचार इथे सांगायचा आहे तो एवढ्यासाठी की तो फार चांगला आहे आणि त्या काळची मंडळी किती विचार विचारपूर्वक गोष्टी करत असत असंही आहे काही अविचारिक गोष्टी झाल्या आहेत वगैरे पण कितीतरी लोक तसे नव्हते गाण्यामध्ये नाट्यसंगीतामध्ये रागदारीला कितपत शिरकाव आहे किंवा रागदारीचं स्थान काय आहे अशा सारखा जेव्हा विचार केला गेला तेव्हा गणपतरावनी सांगितलं की रागदारीमध्ये आता बिहाग समजा बिहाग राग असला ते बिहागाचे सूर येतील पण ते विहाग म्हणून म्हटले जाणार नाही त्यातून आपोआप थोडासा बिहागाचा ध्वनी निर्माण झाला तर गोष्ट वेगळी पण ते बिहाग म्हणून गायचे नसतात ते त्या नाटकाला त्या वातावरणाला आणि त्या एकंदर जो प्रवाह आलेला आहे रंगतीचा त्याला जसं झेपेल जमेल तसं गायचं असतं चा, राग म्हणून गायचं नसतं हे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं कारण पुढे मग राग मग मग ते बिंपला असं ते झालं तमुक झालं मुलतानी आली वगैरे असे प्रकार नंतर त्यामुळं निर्माण झाले कि तो रागेच गायला जाऊ लागला या यातर्नं तर आपण पहिल्यांदा त्यांचं ऐकायचंय ते भक्त प्रल्हाद या हिंदी नाटकामधलं इधर उधर म्हणून एक बंदिश आहे आणि ती भास्कर भुवानी त्यांना जास्त सुंदर कशीट कशी नटवली जाईल हे सांगितले हे जरूर ऐकण्यासारखं आहे एक एक वाक्याचं पण ऐकण्यासारखा आहे इधर उदर गेधर तिला रिधर उदर गिधर तिला जाल ताल गीता हिर उदर गिधर तिला जाल काल गीता जरजर जुस मन भर भरत पडे हिर तारे इधर उदर गि दर हे आम्ही म्हणत होतो पण लास्टर म्हणून त्यावेळेला सांगितलं अरे असू नको म्हणजे लास्तर म्हणा vedara udara gidara gidara vedara udara gidara gidara jalakala geeda gidara udara gidara nanakala geeda naraya garaya mujhe manavara garaya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 लागती है देश थोलाडती आजिस थोरे नावरती ही अभोर नावरती ही अभोर मले रे मुळसे मुळ रे मले रे मुळसे तांग लाडती आजिस थोरे लाडती माये देत, देत माय देत माय घे गे पुरवी तासाकलोर पुरवी तसा सकल कोरता खाया शि गोरता खाया शिव लाडू इंडिया जगाय डायरेक्ट चित्र आपल्याला बिहार मधली माहितीच आहे पंजाबीया जगायड जगाय वाह अक्षे मोरे नेंद्रिया हे आपण म्हणू पण मराठी क्रेंट झाल्यानंतर कसं जायचं असं म्हणता येत नाही रुमिवार करून बिया हे सबंचित म्हणा पंजाबी मध्ये बिहार इतका चांगला कोणी ऐकल्याच नसेल आमच्या पैकी जगा जे वा Uh-huh, uh-huh. मंदिर मधलं जिनात पण रेकॉर्ड सकलचरा चर्या गाथे भावा सकलचरा पाषा वसती जरी मूर्ती उपल उपलयी वस शिक्षा गणपतराव मोहितेंचे झाल्यानंतर देनानाथांचं नाचतना गगनाथ नाथा हे पुण्यप्रभाव मधलं गाणं आपण लावणार आहोत पुण्यप्रभावामध्ये ते गाणं कालिंदीच्या तोंडी नाही आहे वसुंधरेच्या तोंडी आहे पण रेकॉर्ड मात्र देनानाथानी म्हटलेली आहे जीनानाथ कालिंदी होत असं रेकॉर्ड मात्र त्यांच्या तोंडची आहे पहिलं प्रमाण किंमकिनीचं पहिला यापूर्वी ते किंकणीचं काम करत पण नंतर मग कालिनीचं करायला लागलं यानंतर तीच रेकॉर्ड जितेंद्र अभिषेकीनी ते गाणं कसं म्हंटलेलं आहे या गाण्यावरनं हे आपण बघायचं म्हणजे जा आपल्याला ताबडतोब लक्षात येतं की पहिलं गाणं हे ऐकण्यासाठी होतं आणि दुसरं हे म्हणण्यासाठी आहे नाटनाथ ना तटना गगनाथ नाथ नाथ ना तटना गगनाथ नाथ नाथ ना तटना गगनाथ नाथ तारान्ची बरसात नाथ तारान्ची बरसात नाथ तारान्ची बरसात नाथ आले का ती मालिकाmonte आणि कहती माणिक म्हती वर तू राजस राधनाधा वर तू राजस राधनाथ नातत ना गगनाथनाततना गगनाथनावला ताली मारपली नावला ना उलटा दिवपली चंदेरी तरी जातनाथ चंदेरी तरी जातनाथ चंदेरी तरी जातनाथा नातना गगनाथनाथ ही वराची देवा घरची दौलत लोक पाहत नाथा दौलत लोक पाहत दौलत लोक पहात नाथा ना गगनात नाथा गगनात नाथा गगनात नाथा नाथा नाथा नात गगनाथ नाथा नात ना गगनाथ नाथा तारांची परसात यानंतर दिनाथांचं रामराज्य वियोग मधलं शांतदांत काधी काही एक त्यांच्या रेकॉर्डसपैकी एक काय म्हणूया आपण जबरदस्त अशी रेकॉर्ड आहे त्याच्यात काही काही ठिकाणी तुम्ही ठरवा न ठरवा त्या समेला आपली मान हलतेच अशात इतक्या त्या हमखासपणे आणि इतक्या वे, वेगवेगळ्या त्या तानी त्यांनी सम घेतलेलं आहे याबद्दल एक सांगायचं की गणपतराव मोहिते यांनी रामराज्य वियोगमधलं शांतदांत कालिकाही हे पद दीनानाथरावनी शंभा शास्त्री यांच्याकडून करून घेतलं आणि त्याला स्वतः स्वर दिले असं म्हटलेलं आहे असं छापलेलं आहे तर याला दुसरी बाजू अशी किंवा प्र वस्तुस्थिती अशी की नाही हे पद चिंतामणराव कोल्हटकर लिखित आहे त्यांचे चिरंजीवच तिथे आहेत त्यांच्याकडे हस्ताक्षरात देखील आहे ते ले लिहिलेलं बरं का पण गणपतांच्या सारखी बुजुर्ग मंडळी जेव्हा सांगतात ना मनुष्य गोंधळात पडतो की खरं नक्की काय आहे मग तर आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढी दुसरी बाजू सांगायला काही हरकत नाही एवढच की काही काही पद दीनानाथांनी म्हणताना रंगभूमीवर आता घेची आजी जाता जाता हे रंगभूमीवर त्यांनी रेकॉर्ड मध्ये म्हंटले त्यात क्रिया घेकी जाता ता ता अशा ले ले तर अशा तऱ्हेचे थोडेफार फरक केलेले आहेत तसं केले असेल असलं तर माहिती नाही कारण खुद्द पुस्तकामध्ये जे शब्द आहेत त्या शब्द ते रेकॉर्ड मध्ये सगळेच्या सगळे तसे नाही आहेत टू दैट एक्सटेंट शंबाशास्त्री ने ये केबंधे पद नहीं चिंतामणराव कोलटकर नीनाथ स्वर दिल्दल जी खरी महतीमा वरेरकर लिखित संजीवनी या स्वदेश हितचिंतक नाटक शंकर राव मोहिते वारुणी भूमिकेत काय मान काय मान काय सानमानिशी हे पद म्हणत त्याच चालीवर शांतदान्त बांधलेलं आहे म्हणजे मूळ चाल त्या पदाची आहे स्वर दीनाथांनी दिलेले नाहीये जे दीनानाथांचं क्रेडिट आहे ते त्यांना न चुकता जसं द्यायचं जसं जे नाहीये ते त्यांना विनाकारण का द्यायचं नाहीये तसं झालेलं काय बिघडलं काय तर यानंतर शांतदान्त दिनानाथांच्या दिनान स्वरात आणि नंतर आशा खाडिलकर Pakistan me baare पुराली Oh, right. Lord. रामराज्य वियोग हे अण्णासाहेब किर्लोस्करांचं अपूर्ण नाटक न ते नाटक नंतर शेवटचे दोन अंक दोघं तिघाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने लिहिलेलं आहे तर त्या ह्याच्यातली गाणी वेगवेगळी आहेत तर त्याच्यावरून मला एकदा असं हे झालं की धन्यजाला माझा राम पाहिला हे गाणं मला कुठल्याही आवृत्तीत मिळे आणि रेकॉर्ड तर निघालेलं बालगंधर्वांच्या केशवराव भोसल्यांच्या शेवटी ते गाणं मला डॉक्टर गोखलेने मला पाठवून दिलं त्यांना गंधर्वगान घुमकामध्ये ते गाणं मिळालं पण मला कुठल्याही आवृत्तीमध्ये वेगवेगळ्या ते गाणं काही मिळालं इथे दिनानाथांचं गाणं त्याचं अनुकरण आणि त्याचं भवितव्य हा जो एक हे होता ग्रुप होता चंक होता तो संपलेला आहे याच्यामध्ये आपण दिनानाथांच्या खेरीस कुणाकुणाचं आवाज ऐकले हे चटकन बघायचं गणपतराव मोहिते छोटा गंधर्व वसंतराव देशपांडे प्रभुदेव सरदार पद्मजा फेनाणी आशा भोसले रामनाथ मटकर सुरेश हळदणकर आणि जितेंद्र अभिषेकी एवढ्या लोकांचे आपण दिनानाथांचं अनुकरण किंवा त्यांच्याबरोबर त्यांचं नाव घेतले जातं अशा म अशांच्या अशा या विषयामध्ये त्यांनी आपण त्यांना घेतलेलं आहे याखेरीज आणखीन एक दोन तीन इकडे तिकडे असतील पण एवढा विचार केल्यानंतर काय मनात येतं तर पुण्याला एकाग्रस्तांनी फार मजेदार मत दिलं एवढंच कळतं ना की दीनानाथांचं गाणं दीनानाथांच्या रेकॉर्डमध्ये असतं ते ऐकावं असं बरोबर आहे ना तर म्हणजे असं कसं असंच काही नाही आहे परंतु दीनानाथांचं गाणं ऐकताना आणि त्याच्या व ते आपण अनुकरण करायचं म्हटलं तर त्याचे घटक काय आहेत ते कशामुळं तसं लागतं असा विचार करायला पाहिजे नुसतं एक आपलं जोर आहे म्हणून तुम्ही जोर टाकला तर उद्या तुम्ही एक हत्ती आलं त्यांनी जोर दाखवलं की दीनानाथ म्हणाल असं काही करा असं करायचं कारण नाही त्याचा उपयोग कसा केला अशाही गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या पाहिजे आणि त्या तऱ्हेनं ते विचार करण्यालायक सुंदर गाणं आहे नाही तर काहीतरी म्हणून ते गाणं त्यांच्यासारखं असं म्हणणं हे मात्र मला व्यक्तिशा बरोबर वाटत नाही मग ते दीनानाथांचं गाणं तिथे संपलं असं जरी म्हण झालं तरी काही हरकत नाही सगळ्याच अद्भुत गोष्टी चिरताल असतात असं नाही आहे फक्त आपल्याला त्याच्याबद्दल वाटत यानंतर दिनानाथांच्या वृत्तीमध्ये एक प्रकारचा आपल्या कक्षा जेवढ्या सर्वसाधारणपणे घालून दिलेल्या आहेत म्हणजे एकंदर लोकांच्या वागण्यामुळं किंवा भोतालच्या अनुभवामुळं त्याच्या पलीकडे जायचं म्हणजे अमु पूर्वीचे म्हणतात म्हणून तसं म्हणायचं असं म्हणायचे की दिनाथ म्हणत पण आणखीन असं म्हटलं तर काल हेही चांगलं लागतंय की असा विचार करण्याची परंपरेच्या पलीकडे जायची परंपरा मान्य होती पण त्या पलीकडे जायची दिनानाथांच्या दीनानाथांना तशी प्रतिभा होती आणि तसं करून दाखव दाखवण्याची त्यांच्या ताकद होती धडाडी होती त्यामुळं नारायणराव बालगंधरराव आणि केशवराव भोसले यांच्यासारखे अतिरेती महारथी त्यावेळेला पाय रोवून उभे होते रंग, रंगीत आपलं संगीत रंगभूमीवर तर त्यावेळेला दीनानाथ आले बारा दहा बारा वर्षांनी लहान असलेली दीनानाथ त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि स्वतःचं वेगळं गाणं गाऊन गेले आहेत हे याचमुळं की क कक्षा वाढवायच्या क्षिति दूर दूरची क्षिति जे बघायची दूर दूरचे दिवे त्याचे प्रकाश झोत येत तर मला ते दिसत आहेत तर केवळ या मंडळींना नाही दिसत म्हणून ते नाही बघायचं हे त्यांना कबूल नव्हतं घ्या घेऊ नका बघा पण मलाही चांगलं वाटतंय असं ते लोकांच्या मांडत असत असं करताना त्यांनी कानडीमध्ये त्यांची रेकॉर्ड आहे पंजाबीमध्ये रेकॉर्ड आहे तेलुगूमध्ये रेकॉर्ड आहे म्हणजे दुसऱ्या तीन परभाषा मध्ये दिनानाथानी हे केलेलं आहे ते कसे काय आहे ते आपण एक एक रेकॉर्ड ऐकू एक एक गाणं कांदळी या रेकॉर्डबद्दल एक सांगायचं आहे दीनानाथ गेल्यानंतर ही रेकॉर्ड आउट झालेली आहे ही यंग इंडिया जी आहे हेला पांढरं लेबल होतं डेईट मास्टर दीनानाथ असं त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि खरं यंग इंडियाच्या त्यावेळच्या हे अडतीस एकोणचाळीसच्या सुमाराच्या या रेकॉर्ड्स आहेत ते जवळजवळ दीनानाथाने दा एक गाणी म्हटलेली होती पण त्यापैकी रिलीज झालेल्या आहेत तर एक एक चार एकच रेकॉर्ड्स म्हणजे आठ गाणी झालेली आहेत त्यातली देखील ही ती गेल्यानंतर हे झालेली यानंतरचे आहे ती याच्यामधली पंजाबीमधली तारी बिछेला बामनोवा तर त्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे की त्यावेळेचं पंजाबी आजच्या पंजाबीपेक्षा वेगळं होतं म्हणजे रंगभूमी होतं किंवा संगीतातलं मग ते आता जास्त प्रगत झालं असेल काही असेल पण आज जे आपण पंजाबी ऐकतो ते त्यावेळेला पंजाबी नव्हतं त्यामुळे दीनानाथांनी रंगभूमीवर पंजाबी आणलं पंजाबी भास आणला असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते पंजाबी होतं ते ध्यानात घ्यायला पाहिजे आणि यासाठी एक उदाहरण की सुखदेव प्रसाद कथक यांच्याकडनं दीनानाथांनी पंजाबीचा ढंग घेतला तर ते कसं शिकवत ते थोडक्यात म्हणलं पाहिजे ेडू बेडू आव वेरात गुजरी मत वेरात गुजरी मत पापी पिलूंगे बांमणारा छेडू आे दीनानाथ हे पंजाबी शिकले हां म्हणजे या तऱ्हेचं पंजाबी हां पण ते त्यांनी मेहनतीतही घेतलं मेहनतीत भूप भैरव असेच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं नव्हतं त्यांचं म्हणणं गळा चा... चालता बोलता करणं संबंध मुखयंत्र चालतं राहणं हे याची मेहनत असते त्यासाठी तरचे उच्चार तोंडातल्या गेले पाहिजेत गळ्याला सवय असली पाहिजे जीव लवचिक राहिली पाहिजे अशा तऱ्हेनं तर हे पंजाबी देखील ते मेहनतीत घेत पण त्याच्यात दीनानाथांच्या स्वभावानुसार आणि गळ्यानुसार कसा फरक थोडा थोडा होत होता बघा हम्म बेडू हे जे जास्त श्रुतीतनं गेलेले आहेत हे दीनानाथांनी स्वतःच्या कल्पनेनं त्यांनी पंजाबीची जी कन्सेप्ट घेतली काय काय करतात बाबा म्हणून हे पंजाबी होतं तीन तारा लक्षात ठेवूया आणि तेवढा एकदा सगळीकडे एक, एक त्याच्या वेळेला म्हणायच्या म्हणजे सुटलो बाबा असं म्हणून करायचं असं नव्हतं त्यांचं तर कुठलीही गोष्ट घ्यायची ती तत्त्वस्वरूपात घ्यायची प्रिन्सिपल म्हणून त्याचं सार कशात आहे ते घ्यायचं आणि मग ते आपल्या गाण्यामध्ये मिसळून टाकायचं याच पंजाबीची आणखीन एक छोटीशी दोन वेळी सांगतो तुला <laughs> दिसदार रे दिस द मोहणा तू नादिस दरा परी कुणा सुणा दिस दीनार्थन ते याच्यावर पद आहे असं जास्त पद आहे म्हणजे दिनानाथांनी पंजाबी आणलं रंगभूमी वगैरे आणखीन एक्सप्लेन करायला नकोच ते पंजाबी शब्द ते पंजाबी पद्धतीचे सूर मराठी शब्द मराठी पंजाबी तऱ्हेनंच म्हटलेले आपल्याकडले आहे याच्यामध्ये चित्रपटात घातले मात्र रंगभूमी म्हणून शशीमुख का शशीमुख का ऐसे पाहता कोपने प्रेम केली म्हणी चे काते लोपने सखीमुख का आता आपण त्यांची पंजाबीतली रेकॉर्ड ऐकू बद्दल बघितलं तर या खेरीज आणखी दुसऱ्या एका तऱ्हेने ने दिनाथ नेहमीच्या कक्षा ओलांडून जात असत त्यांनी टप्पा म्हटलेला म्हटलेली आहे म्हणजे त्या माणसाला किती गोष्टी करून पाहाव्या किंवा दाखवाव्यात आपल्या मंडळीनं आपल्या आपल्याकडल्या स्रोतांना असं वाटत असे आणि तेवढे धडपड करत असत आणि तेवढं ते गळा आणखीन बुद्धी चाले असे हो तेवढी तर यानंतर हो परिमूषता म्हणून त्यांचा शोरीमियाचा जो टप्पा आहे तो आपण ऐकू बाय दे बाय प्रभाकर दातारांना तो फार आवडतो बरं का सहज शेजारी ताई सांगून ठेवतो नर दीनाथ लवनी ऐका राजसन्यास मधली है आज वरी पहू ने अजवरी पाहूनी वाट जीव लग, लगा जीव कि लावनी वर बेत है तो सुंदा सुंदरबी भा, जी लवण है धर, ती कुथावरी चंद्र चंद्र कि ढड़ला अः तीन आधी ऐका नरचे दीनाथ आता गंमत अशी आहे की ती पहिली जी आहे ती बैठकीची लावणी आहे त्यामुळे बैठकीवर ज्या लई मध्ये ज्या तऱ्हेन म्हटली जायला पाहिजे तशी ती आहे पण दीनानाथांनी लावणीच जरी म्हंटली असली तरी ती रंगभूमीवर आहे हा फरक आपण मनात घेतला पाहिजे आता तो प्रसंग काय सांगायला वेळ नाहीये तेवढा पण तू इतका खरंच एकीकडे प्रीती ती शिवांगी म्हणून भूमिका आहे तिच्या तोंडी असलेली दीनानाथांची लावणी आहे तो वे तिला राया तिला तीन राय राये तिचा प्रियकर पांच वर्षा ने कुठे कुठे शोधतो भेट I'm going to have a pretty day I think that's a pretty day रवी मी चंद्र कसा हे मानाफ मनातलं गाणं घेतलेलं आहे त्याचं कारण असं की दीनानाथांच्या अगोदर कुणीही ते म्हणतच नसे शुवनामी वंदिले निदान जोगळेकर वगैरे म्हणजे म्हणत होती आणि मग दीनानाथांनी आपल्या ढंगाने ते पुढे मांडलं असं एक काहीतरी सांगता येतं पण रवी हे का म्हणत नसत माहीत नाही पण म्हणत नसत आणि दीनानाथांना त्याची काय बंदीश थोडी माहिती होती माई पितंबर म्हणून होती पण त्यांना अंतरा माहीत नव्हता आता मला हे कळत नाही की रविमीमध्ये त्यागे त्यागीत जेनं साधे वगैरे अंतरा म्हटला आहे आणि तो त्यांना बंदिशीचा अंतरा कसा मिळाला नाही आहे पण शब्द नव्हते त्यांच्यापाशी ते म्हणते आजारीपणात शेवटच्या चा याच्यात देखील म्हणायचे माणसावरचं किती गाण्यावर प्रेम होतं आहे बघा की मला हा अंतरा नाही आहे माझ्याकडे मला जर हा मिळत असेल मला जर मिळवता येणार असेल कुणी देणार असेल तर मी त्याला एक लाख रुपये देईन आता एक लाख रुपये दीनाथराव देणार अशी स्थिती नव्हती पण त्यामागची भावना जी होती ती इतकी उत्कट होती की मला ते का नाही मिळालं मला मिळालं नाही आणि म्हणायचे की हे भा, भास्कर भावांचं गाणं त्यांनी ऐकलेलं होतं आणि त्यांना अतिशय ते आवडायचं म्हणायचे ते मुली इन इंडिया गमाय डायरी नेन त्यांनी स आपण ऐकलं ना मी तुम्हाला एक मिनटात फक्त म्हणून दाखवतो थोडंसं दीनानाथांनी शिकवलेलं मला त्याच्यातनी याच्यात फरक होता खरं म्हणजे आता हे रवी रवी मीला लागून नाही आहे त्या मगाच्या याच्या आठवण झाली म्हणून फाकतोरी देई डारीन वगैरे ते शब्द आहेत ना इथे म्हणून आणि जिनाथरावना ज्योतिषाच्यामुळं तब्येतीमुळं कळत होतं की आपला दिवस संपलेले आहेत आता पुढे आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये हे सगळे परमेश्वराविषयी परमेश्वराला उल्लेखून किंवा मनात कल्पून ते मोरी निंदिया गमाय डारे रे ओरी निंदिया ओ माती सोती सोती थी मैं अपने महलों में सोती थी मैं अपने महलों में सपनों में दरस मुरी मुदया गबाळे डारी रे मग म्हणायचे मला लताल शिकवत होते आणि म्हणायचे की भास्कर बुवा काय म्हणत ही बुवा नाही आहेत बुवा गेले आता दिनाही जाईल असं म्हणायचे डोळ्यातनं घळगळ करण्याच केवळ हा प्रसंग आठवला म्हणून मी आपल्याला सांगण्यासाठी मध्ये हे केलं रवी मी चंद्र कसा हडवा हे आपण ऐकू पिसे असं म्हणून जे समेला येतात एका रेकॉर्ड मध्ये चार वेळा आले तर चारही वेळेला वेगळं एक कुठली तरी गोष्ट ती देखील आपण उचलतो आणि तीच फक्त म्हणू शकतो आपण असं बघतच नाही की त्या माणसानी किती वेगवेगळ्या गोष्टी करून ठेवल्यात एवढ्या थोडक्यात आणि हे सगळं स्टेजवर उभं राहिलं असताना आदल्या दिवशी बसवलेलं नव्हे पेटीवाल्यानं ना कळायचं नाही की मालक आज नवीन नवीन काय घेणार आहे ते नेहमी ते बाबी वरकर सांगायचे दिनाथ राह आता इतकी वर्षे तुमच्या बरोबर आम्ही वाजवत आहोत तर एक नाही म्हटलं तरी पाच पंचवीस तऱा आमच्या हातामध्ये आलेल्या आहेत आता तर त्यातलं काहीतरी तुम्ही म्हणा आज म्हणजे लोकांना वाटेल की आम्ही साथ चांगली करतो तुम्ही दर खेपला दर व्हायला इतकं वेगळं म्हणता बरं ते चांगलं असल्यामुळे शेवटी निम्म लक्ष त्या चांगलेपणाकडे आणि दुसरं ते स्वर शोधण्याकडे जातं आमची साथ चांगली होत नाही पण अशी मंडळी खरोखर होऊन गेलेली आहेत आजचा एकंदर बाहेर हे बघितलं तर आपल्या काल बघितलं तर वाटतच नाही असं असेल असं असे होते असेल आणि म्हणून नाट्यसंगीत जे आज आपल्याकडे आप ती संज्ञा आहे आणि त्या तऱ्हेचं गाणं जे आहे ते अशा तऱ्हेच्या अशा तोलाच्या मंडळींच्यामुळं नाट्यसंगीत निर्माण झालं नाही तर नाट साक्या दिंड्या आपण सा राहिलो असतो पण नारायणराव काय केशवराव काय भाऊराव काय त्यांच्या अगोदर मंडळी होती यामुळं ते नाट्यसंगीत निर्माण होण्या इतकी ताकद त्यांच्यात होती कल्पकता होती गळे होते त्याचे आवाज तसे होते म्हणून आपण त्यांच्याबद्दल किती उतराही राहायला पाहिजे असं मला वाटतं कारण नाट्यसंगीत ही महाराष्ट्रानं हिंदुस्थानी संगीताला दिलेली एक देण आहे असं म्हणणं इतकं त्याचं स्वतंत्र असं स्थान आहे यानंतर दिनानाथाने वसंत म्हटलंय अबर ऋतु भराई तीन चार रेकॉर्ड्सच आहेत जर उशीरा जर होत असेल पाच दहा मिनटं तर प्लीज थांबा कारण खरोखर चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कुठे सहज मिळत नाही असं त्या अबरोतर मला आईमध्ये मी तुम्हाला सांगतो की काही काही गोष्टी कशा झाल्या ते देखील की त्यावेळेला त्यांच्याबरोबर साथीला जे सारंगीला होते कुणीतरी खा होत्या आता नावही सांगितलं होतं पण मी ते विसरलो तर हे यंग इंडियाचं रेकॉर्डिंग आहे तर त्यावेळेला त्यांच्यात आधी काहीतरी जरा हे झाला की म्हणजे काय मी म्हणतो ते सगळं घेशील तो वगैरे असं हो म्हणून तर बघा ना त्यानंतर ते रेकॉर्डिंगसाठी आपण गातो हे भानच गेलं उलट यांना कसं हे देखील कसं काढता येते बघू अशा तऱ्हेनं पण एका मोठ्या सलग लांब तऱ्हेमध्ये दीनानाथाने किती त्याच्यात गती जमवल्या मी हे घेतल्या लागोपाठ घेतलं ते बघण्यासारखं आहे म्हणजे अगदी हे नवे, माझ्या काळात ता ना तसं जाणार नाही पण थोडस कल्पना म्हणजे तुम्ही त्या ताना त्या तार्हे ना ऐकाल म्हणून आता बसंतात म्हणायचं ते अभत भर आई स्वभामी रंग उडत कुसुम बिरवा ओ हो ला या स्वरा तिथे म्हणणं कठीण आहे पण मी जरा खाली म्हणतो सॉरी कारण ना आधी स्वर चढाय त्यात स्टेजवर बसलोय त्यात खुर्चीवर बसलोय म्हणजे सगळं उंच उंचच होत गेले आई <स्थाथ> आता बघा <स्थाथ> म्हणजे अशी आहे टप्प्याचांनाची नंतर ही श्रुती आणि त्याच्यामध्ये म्हणजे मीन किती गोष्टी त्यांनी घेतल्या आहेत आणि हे सगळ्या त्या पावणे तीन मिनटामध्ये घेतलं आहे बरं का आपल्याला थोडा असा विचार केला की के वाटतं खरोखर आहे ऐकलं आणि मी चांगलं केलं त्यानंतरची रेकॉर्ड आहे समयी सखा नाहीये ही संजस खडगतलीये ही निवडायचं कारण असं खुद दिनानाथा दे नाही फार आवडत असे सगळ्या प्रेमाचं वर्णन युद्धाच्या भाषेतच आहे आपले जे दाना आहेत त्यात पंजाबी अंदाजच्या आहेतचं ठर म्हणजे पण ते आपल्या घेतले आहेत फक्त तीन आहे रती रंगरंगे ध्यान रंग वीतरंग हे सावरकरांचं संन्यास खडगातलं गाणं आहे वीरस शिंगारस सावरकरांच्या कडनं अगदी स्पष्ट आणि स्वच्छ स्पष्ट आणि स्वच्छ अशा तऱ्हेने आलेला आहे या रती रंगरंगे ध्यानाबद्दल एक दोन गोष्टी सांगायच्या एक म्हणजे दिनानाथांच्या गळा एवढा फिरत होता फिरता होता पण या रंग रंगे ध्यान भावनेला तानीची जरूर नाही आहे मारक आहे अशा भावने अशा कल्पनेनं दीनानाथांनी एकही दान घेतलेली नाहीये आता म्हणजे दिनानाथ म्हणून म्हंटल की अगदी पहिल्या अक्षरापासून काय काय करतात बाबा मग वाटतं दीनानाथ असं नव्हते करत तुम्ही अशीच असं विचारा मला की तुम्हाला दीनानाथांची आठवण होते की नाही हो की असं ते करत नव्हते या तऱ्हे आधी चालले तर रतिरंगरंगे ध्यानामध्ये एकही दान नाहीये पण रेकॉर्ड दुसरं ही रेकॉर्ड दररोज निजायच्या आधी ऐकल्याशिवाय नारायणराव बालगंधर्व झोपत नसत ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी हां दा नंतर भैरवी एक शतजन्म शोधितांचे शब्द किती छान आहेत शतजन्म शोधित आण शत आरती व्यर्थ झाल्या काय हा शत शतसूर्य मालिकांच्या दीपावली विसाल्या एवढं अफाट असं कुणाच्या मनातही येत नाही तर लिहिणं जाऊ देच पण अशी त्यावेची लोकही असे होते हो। कितीतरी समाजाच्या एकंदर स्तरामध्येच त्या काळामध्ये पर्टिक्युलरली म्हणजे आपलं हे एकोणीसशे विसावं शतक सुरू व्हायच्या आधी पंचवीस तीस वर्ष नंतर पंचवीस तीस वर्ष संबंध समाजा समाजालाच एक प्रकारचे गुमार वेगवेगळे वे फुटत होते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ह्याच्यात आपण काढून बघितलं तर लक्षात येईल की किती मोठी प्रचंड व्यक्तिमत्व होऊन गेलेत आणि अशा काळामधले दिनानाथ होते हेही त्यावरनं आपल्याला जोगता येत तर ही भैरवी आहे पण शतजन्म शोधितांना बाज वेगळा आहे तर त्या तऱ्हेने दिनानाथाने ती वाढवली आहे जी काही रेकॉर्ड वाढवली आहे ती पण त्यानंतरची सुखता त्याची जगीआ ही भैरवीच असून ती वेगळ्या तऱ्हेनं म्हटलेली आहे असं करणं मनातही यायला पाहिजे आणि सुचायला पाहिजे असं होत असे या माणसानं सुचत असे निघत असे स्टेजवर आयच्या वेळेला सगळं सुचत असे हे फार अवघड गोष्टी आहेत या केवळ ते सहज म्हणतात म्हणून ते सोपाय असं नाहीये सुखद ची बद्दल एक सांगतो मग ओळीन तेच दोन्ही होते सुखद्याची मऊ मन को फसी या वजेभावांच्या बंदीशीवरची ती ते पद आहे गेल्या खेपेला भालचंद्र पेंढारकरांनी सांगितल्याप्रमाणे समेची जागा बदलली म्हणजे जी मध्यम होता तो पंचम केला देनानाथनी चाल बदल म्हणताना सुखदेताना त्यामुळे ते म्हणाले की किती छान हे झाले बघा आनंद वाटतोच सौंदर्य वाढलंय त्याबरोबर आणखीन एक गोष्ट दिनारनाथाने केली की त्याची लय खेचली कमी केली ओढली आपल्याला काय वाटतंय दिनारनाथ म्हणजे नेहमी घोड्यावर बसून जाणारं कोणीतरी असंच काहीतरी फक्त आहे असं नाही इथे या ठिकाणी त्यांना वाटलं की ही लय जरा कमी केली तर त्या भावनेला जास्त न्याय होऊ शकेल आजच्यासारखे शब्द वापरून मुलाखतीसारखी तयार अशा तऱ्हेने मंडळी बोलत नसत पण त्यांच्या वागण्यातन आणि सहज सहज उद्गारातनं इतक्या गोष्टी कळत असत किंवा आज मला वाटतं हेच त्यावेळेला त्यांनी फक्त तसं सांगितलं आणि त्याने सहज जाता येता आहे असं नाही की इकडून एक, एक, एक ते ते फोटो घेत इकडून एक फोटो घे असं सांगून मग हे वाक्य म्हणायचं की ते त्या फोटो खाली येतं असं नव्हतं प्रकाश गोखले समोर बसलेले आहेत अतिशय मनापासून याच्यात लक्ष घातलं ते तीन तीन चार चार ती काय म्हणू हत्यारच म्हणतो घेऊन ते येत होते तर मला त्यांना तसं बघितलं कीच माझे हात दुखायला लागायचे इतके त्या जड गोष्टी आणखी पाच तास आम्ही बसलो आहोत एकत्र आणि यातली काही रेकॉर्डिंग्स केलेली आहेत तर मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि इतकं गाण्यावर दीनानाथांच्या गाण्यावर प्रेम करणारं कोणी दिसलं भेटलं की मन भरून येतं सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स तर्फे सर्व श्रोतें डॉक्टर प्रभाकर जठार जठारि श्री प्रभाकर दातार नहीं नहीं, आसला आबार नहीं, <laughs> नहीं, माया नहीं है। आ, तो सोसायटीसला आभार श्रोत वतीत मानते है पुढ़ जो कार्यक्रम हो रहा है तो पुढ़ महीनिया फेब्रुवारी सव्वीस रोजी होली साजा ही ज्याला आम गुजरातमें प्रोफेसर शरदभाई मेहता मनुन एक सभासद है सोसायटी बड़े गुलाम अली खानी गायकी ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातून त्या विषयावरती एक तासभर बडे गुलाम अलीक व्याख्यान देतील इंग्रजीमधून आणि त्यानंतर त्यांची काही दुर्मिळ ध्वनीमुद्रिका किंवा ध्वनीमुद्रणा याच्या झलक इथं तर आपण पुढच्या महिन्यातल्या कार्यक्रमासाठी सर्वांनी अवश्य यावं आणि आणखीनही रसिक मंडळींना घेऊन यावं थँक्यू ही सुखतातेची जगी आहे संपल्याबरोबर अगदी ताबडतोब प्लीज उठू नका एकच मिनिट द्या कारण एक महत्वाचं वाक्यच मला तिथे सांगायचं आपल्याला आणि मग आजचा कार्यक्रम संपणार आहे <tip noise> शेवटची ताणजी गेली ना ही इतकी श्रुतीतनं आणखीन ती तसे सूर विचारात देखील पकडणं कठीण पडतं म्हटल्यानंतर आपण ते हां तो द लावला ते वगैरे नंतर म्हणू शकतो परंतु आधी ज्या सुराला आहे त्या सुरावरनं त्या सुराला जाणं आयत्या वेळेला आणि ते सगळ्या श्रुतींच्या दोन दोन स्वरांच्या मधली अंतरं अशी एकत्र आणत जाणं ते फार कठीण आहे ते देण्याना करत असेल तर एकीकडे एक एक मी घेताना म्हटलेलं आहे खरं मला वाक्य सांगायचं ते नंतर आहे की असं की ही दीनानाथांच्या अशा तऱ्हेच्या ताना या नुसत्या कानात जात नसत तर संबंध शरीरातनं जात असत हे त्यावेळेचे अनुभव आहेत बरं अमुक एका गा आवाजाबद्दल म्हणताय का सगळ्यांच्या आवाजाबद्दल म्हणताय बरोबर आहे त्याचं कारण आशाच्या आवाजाला व्हॉल्यूम आहे पण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जर ती मगाचीच प्रेमसेवा शरण जर दीनानाथांच्या नंतर लावून ऐकलीत तर तुम्हाला एवढं लक्षात येईल की आवाजाची जात ती आहे पण दीनानाथांच्या गाण्याला शास्त्रीय संगीताचा व्यासंगाचा बेस आहे तो तिथे नाही आहे हे लक्षात येतं आपल्याला आपण छान म्हटलं मं म्हणतो पण इंडिपेंडेंटली नुसतं तू आता ते सोडून म्हण बघू काहीतरी म्हणू शकते का ते घेताना देखील जेवढं गळ्यात येईल तेच घेतलेलं आहे कितीतरी वेगवास तशा लावून आपण ऐकलं की कळतं हे का नाही घेतलं ते जातच ते गळ्यात जात नाही आणि बरं घेतलं तरीही ते या एकंदर मंडळींच्या ह्याच्यात तिचा आवाज व्हॉल्युम विल्युम असं आपण म्हणतो पण दीनानाथांच्या आवाज पुढे ते असं पडतं की त्याला वजन कमी पडतं आणि खूप माहिती असणार आता माझ्याकडे पाच हजार रुपये असले तर मी पाच रुपये सहज देईन पण माझ्याकडे चार रुपयेच असले तर ता मी तीन रुपये नव्वद पैसे द्यायला देखील नाही म्हणेन तशासारखं होतं की दीनानाथांच्याकडे इतकं भयंकर गळ्या दमश्वास होता माहिती होती आणि फिरणारा गळा होता की ते कुठल्याही मनात येऊ शकत असे आणि ते घेऊ शकत असं तसं इथे नाही आहे त्यांचं क्षेत्र वेगळं आहे त्यात ती फार मोठी मंडळी आहे सगळी ते उगीच मिळाले असंही नाही आपण म्हणू पण दीनानाथांच्या संदर्भात जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा असं सांगावं लागेल पण लताच्या गळ्यामध्ये दीनानाथांच्या दि गाण्यातले आवाजातले सगळे गुणधर्म आहेत नुसतं तेवढंच नव्हे तर दीनानाथ एकपाठी होते लता एकपाठी आहे लताची धारणा आहे भयंकर आहे एकदा वाचलं की ते टिपकागद्रासारखं चिपकायमच राहतं तसं दीनानाथांचं होत असे हे गुण सर्वात जास्त प्रमाणात लतामध्ये आहेत पण व्हॉल्युम म्हंटला तर अशाच्या गाण्याला जास्त आहे असं वजेबा हे या तिघांचे गुरु केशवराव भोसले बापूराव पेंढारकर आणि मास्टर दिनानाथ ही तेजू पासेकांची परंपरा होती पुढे खरं मी ती जायला पाहिजे होती का नाही गेली काही काही समजतच नाही काही काही गोष्टी अशा का होतात केशवरावांच्यासारखे दीनानाथरावच्यासारखे मंडळी अल्पवयात का जावी थोडा आणखीन फायदा झाला असता आणखीन त्यांनी गोष्टी आणखीन दाखवल्या असतात मांडून दाखवल्या असतात ते का नाही मिळाले नियतीचं आपल्याला सांगता येत नाही पण इथे मला वजेबानी म्हटलेलं एक ऑब्झर्वेशन किंवा एक वाक्य सांगायचं आहे दीनानाथरावांच्याबद्दल दिनानानाथ स्वयंभू होता आणि त्याच्यासारखा गवई नट गवई म्हटलंय गाणारा किंवा गायक नट असं नाही त्याच्यासारखा गवई नट पुढे शंभर वर्षात होणार नाही